वाल्मिकिरा अश्वमेधाचे फळ सांगितलेस ते बरोबर आहे सौम्या पूर्वी कर्दम प्रजापतीचा पुत्र वाल्लीचा राजा श्रीमान इल नावाचा होऊन गेला असा एकीवात आहे तो अतिशय धार्मिक होता तो महायशस्वी सारी पृथ्वी आपले आधीन करून घेऊन राजाचे पुत्रवत पालन करत होता सौम्या रघुनंदना अत्यंत विशाल अंतकर्णाचे देव अत्यंत दैत्य नाग राक्षस गंधर्व महात्मे यक्ष हे भिवून त्याचा आदर करीत असत तो महात्मा तिन्ही लोक घाबरून जात त्या राजाचे धर्मावर आणि पराक्रमावर तितकीच निष्ठा होती तो महायश संपन्न बाल्हिकेश अंतकरणाने अत्यंत उदार होता तो महाबाहू सुंदर अरण्यात मनोरमाशा चैत्रमासात नोकरचाकर आणि वाहनासह मृगया करीत हिंडत असे अरण्यात शेकडो हजारोनी मृग मारित असे तरी त्या महात्म्या राजाची तेवढे मारूनही तृप्ती होत नसे त्या महात्म्याने एकदा नाना प्रकारच्या लक्षावधी मृगांचा संवार करीत जेथे महासेन कार्तिके उपजला होता त्या देशाकडे पावले वळवली त्या प्रदेशात दुर्धर्श असा देवेश शंकर आपल्या अनुचरासह पार्वतीचे मन रमवित तो उमेश वृषभध्वज देवीचे प्रिय करण्याच्या इच्छेने त्या पर्वताच्या निर्धराच्या प्रदेशात स्वतः स्त्री रोग घेऊन खेळत होता तेथे जे जे पुल्लिंग प्राणी होते पुरुष नावाचे वृक्ष होते ते सगळे स्त्रीजन बनले होते तेथे जे म्हणून काही होते ते स्त्री नामाचे बनले कर्दम राजा इल हजारो मृग मारेत त्या प्रदेशात गेला सर्प पशु पक्षी यासह सर्व स्त्री रूप झालेले पाहून आणि रघुनंद पाहून त्याला मग तो, तो जटायुक्तधारी महात्म्या नीकं आपल्या सेवक सेना वाहनासह शरण गेला तेव्हा देवीसह महेश्वराला हसू आले आणि तो वरद स्वतः प्रजापती पुत्र इलाला म्हणाला कर्दम पुत्रा महाबलवान राजश्री उठउ -उठ, पुरुषत्वाखेरीस सुव्रता तुला जो वर मागायचा असेल तो माग महात्मा देव असे म्हणाला तेव्हा राजा शोकाने आर्थ झाला स्त्री झालेला तो राजा देवश्रेष्ठाकडून दुसरा कोणताही वर घेईना मग अतिशय शोकाने पर्वत देवी उमा हिला त्या राजाने अत्यंत मनोभावपूर्वक नमस्कार केला आणि म्हंटले ईशय भामिनी तू श्रेष्ठ लोकांना वर देणार देवी तुझे दर्शन व्यर्थ जाणारी नाही माझ्याकडे सौम्य दृष्टीने पहा से राजश्री जाणून रुद्र जिचा आदर करतो अशी ती देवी शुभवचन बोलली वराचा अर्धा भाग देणारे महादेव आहेत अर्धा भाग मी देऊ शकते म्हणून स्त्री पुरुषापैकी कोणताही अर्धा भाग तुला हवा तो घे देवी तो उत्कृष्ट वर ऐकून राजा हर्षयुक्त होऊन म्हणाला देवी तू जर माझ्यावर प्रसन्न झाली असलीस तर एक महिना मी पण मी स्त्री पण घेईन आणि एक महिना पुन्हा पुरुष होईल त्याची इच्छा जणून अत्यंत सुंदर वदनाची देवी शुभवचन बोलली बरे तसेच होईल राजन तो पुरुष होशील तेव्हा तुला तुझ्या स्त्री भावाची आठवण राहणार नाही आणि स्त्री होशील तेव्हा पुरुषत्वाची आठवण राहणार नाही अशा रीतीने तो पुत्र राजा एक महिना पुरुष होऊन एक महिना त्रैलोक्य सुंदरी इला नावाची स्त्री झाला उत्तरकांडाचा सत्याऐंशी सर्ग समाप्त